إِلَيْكُمْ إِذَا رَجَعْتُمْ لَكُمْ قَدْ اللَّهُ اللَّهُ أَخْبَارِكُمْ तुम्ही जेव्हा पडतून त्यांच्याकडे पोहोचाल तेव्हा ते निव्या निमित्त सादर करतील परंतु तुम्ही स्पष्ट सांगून टाकावं निमित्त पुढे करू नका आम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टीचा विश्वास ठेवणार नाही अल्ला हकी कधी अल्लाकडे परतवले जा जो परोक्ष आणि अपरोक्ष सर्व काही चालणार आहे आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय करत होता शब्दा वाहतील जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळा करावा तर बेलाश तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळा करा कारण हे घाण आहे आणि त्यांचं खरं ठिकाण जहन्नम आहे जी त्यांच्या कमाईच्या मोबदल्यात त्यांच्या नशीब येईल فإن ترضو عَنْهُمْ فَإِنَّ اللَّهَ لَا يَرْضَى عَنِ الْقَوْمِ الْفَاسِقِينَ ते तुमच्या समोर शब्दा वाहतील जेणेकरून तुम्ही यांच्याशी राजीव व्हावं हो। वास्तविकत तुम्ही यांच्याशी राजी झाला तरी अल्लाह कदापि अशा वैज्ञकारी लोकांशी राजी होणार नाही والله عليم حكيم हे बतावी अरब कुफ्रा आणि दाम्पिततेत अधिक कठोर आहेत आणि त्यांच्या बाबतीत या गोष्टीची शक्तीता जास्त आहे की त्या धर्माच्या मर्यादापासून अपरिचित असावेत जो धर्म अल्लाहने आपल्या पैगंबरावर उतरवला आहे अल्लाह सर्व काही जाणणारा आणि बुद्धिमान आहे व मिनल आराबि मन यतखिध मा युनफिकु मगरामा व यतरबसु बिकुम अदवा अलीम। या बदावीमध्ये असे असे लोक मौजूद आहेत जे अल्लाच्या मार्गात काही खर्च करतात तर त्याला आपल्यावर जबरदस्तीचा भूर्दंड समजतात आणि तुमच्या बाबतीत कालचक्राची वाट पाहत आहेत की तुम्ही एखाद्या चक्रात अडकावं तेव्हा त्यांनी आपल्या मानगोटीवरील या व्यवस्थेच्या ताबेदारीचे दूध झुगारावं ज्यात तुम्ही त्यांना जखडलं आहे वास्तुकपणे दुष्टतेच चक्र खुद्द त्यांच्याच मानगुटीवर आहे आणि अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो ओमिन ओम इनुल्होर आणि याच बदायूंमध्ये काही लोक असे सुद्धा आहेत जे अल्लाह आणि अंतिम दिनावर इमान ठेवतात आणि जे काही ते खर्च करतात त्याला अल्ला पैगंबराकडून रुपयाची दुआ मिळवण्याचं साधन बनवतात होय ते अवश्य त्यांच्या साधन आहे आणि अल्लाह अवश्य त्यांना आपल्या कृपेत दाखल करील निसंशय अल्लाह क्षमाशील आणि दया दाखवणार आहे ते मुहाण्यासार त्यांनी सर्वप्रथम इमानच्या हाकेला ओ देण्यात पुढाकार घेतला आणि तसेच जे प्रांजळपणे त्यांच्या मागे आले अल्लाह त्यांच्याशी प्रसन्न झाला आणि ते अल्लाशी राजी झाले अल्लाहने त्यांच्याकरता अशा बागा उपलब्ध केल्या आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि ते त्याच्यात सदैव राहतील हेच महान यश आहे तुमच्या सभोवती जे बदायू राहतात त्यांच्यापैकी बरेचसे दार्भिक आहेत आणि त्याचप्रमाणे खुद्द मदीना सुद्धा दांबिक जे झालेले आहेत तुम्ही त्यांना ओळखत नाही आम्ही त्यांना ओळखतो जवळ आहे ती वेळ तेव्हा त्यांना दुहेरी शिक्षा देऊ मग ते जास्त मोठ्या शिक्षेसाठी परत आणले जातील आणखी काही लोक आहेत ज्यांनी आपल्या चुका कबूल केल्या आहेत ज्यांचं कृत्य निश्चित आहे काही नेक आहेत तर काही दुष्ट दुरावास्त नव्हे कि अल्लाह यांच्यावर पुन्हा मेहरबान व्हावा कारण अल्ला क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे हे पैगंबर सल्ले तुम्ही दान घून शुद्ध करा, मरगात, करा, पुढ़े कर दुआ करा सर्व का तो तो। महत नहीं कि जो अपने दास पश्चाताप स्वीकार त्यांच्या दानधर्माला स्वीकृती प्रदान करतो आणि हे की अल्लाह अत्यंत समागशील आणि दयाळू आहे आणि हे पैगंबर सरलेले आवाला वसलम या लोकांना सांगा की तुम्ही कर्म करा अल्ला आणि त्याचा पैगंबर आणि इमानधारक सर्व पाहतील कि तुम कार्यपद्धति आता कशी रहते मग तुम्हें परतवने जाइ कित आमला अजुन अल्लाह उपमा वगगित है, वा है। वा शिक्षा करेल आणि वाटल्यास तो पुनरपी त्यांच्यावर मेहरबान होईल अल्ला सर्व काही जाणतो आणि तो बुद्धिमान आहे काही अन्न लोक आहेत एक मस्जिद बनवीपोटी सत्या पोचवाड़ा बनवा जोयापूर्वी अल्लाह पैगंबरा विरुद्ध लड़ने तत्पर रहा है शब्द घुन सी आम भलाई खेरीज दुसरा को गोष्टी का ना अल्लाह साक्षी है कि फीह। ते पुरते लावाड आहेत तुम्ही त्या इमारतीत कदापि उभे राहू नका जी मस्जिद प्रथम दिनापासून ईशुरुतेवर स्थापन करण्यात आली होती तीच यासाठी अधिक या योग्य आहे कि तुम्ही तिच्यात उपासण्यासाठी उभं राहावं तिच्यात असे लोक आहेत जे शुद्ध राहणं पसंत करतात आणि अल्ला स्वच्छता वागणारेच पसंत आहेत असुमाला मग तुमची काय कल्पना आहे मनुष्य पाया भय प्रसन्नता प्राप्त करना तो ज्यादा अपनी इमारत एका दरी का पोक निराधार कड़ा उभार घर सरल जहन्ना आगीत जाऊन कोसलीम लोकान अल्लाह कभी ही सरल मार्ग दाखत न हिमारत जी त्यांनी बनवली आहे सदैव त्यांच्या हृदयात अविश्वासाचं मूल बसून राहील ज्यांच्या उच्चाटनाची आता कोणतीच शक्यता नाही याशिवाय की त्यांचे हृदय तुकडे तुकडे व्हावीत अल्ला अत्यंत जाणकार आणि बुद्धिमान आहे ان الله اشترى من المؤمنين انفسهم واموالهم بان لهم الجنة يقاتلون في سبيل الله يقاتلون في سبيل الله فيقتلون ويقتلون وعدا عليه حقا في التوراة والانجيل والقران ومن اوفى بعهده من الله वस्तुस्थिती अशी आहे की कि अल्ला किमान धारकांकडून स्वतः त्यांना आणि त्यांच्या मालमत्तेला जन्नतच्या मोबतल्यात खरीदला आहे त्या अल्लाच्या मार्गात लढतात आणि मारतात आणि मरतात त्यांच्याशी जन्नतचं अभिवचन अल्लाच्या जिम्मे एक पक्क अभिवचन आहे तोरात इंजिर आणि कुरांमध्ये आणि कोण आहे जो अल्लाहपेक्षा अधिक आपली प्रतिज्ञा पूर्ण करणार असेल तर कर आनंद करा आपल्या या सौद्यावर जो तुम्ही अल्ला आहे हेच सर्वात महान यश आहे अल्लाकडे पुन्हा पुन्हा वळणारे त्याची बंदगी करणारे त्याचे महिमागान करणारे त्याच्यासाठी पृथ्वीवर भ्रमण करणारे त्याच्यासमोर रुकू आणि सज्जे करणारे नेकीचा हुकूम देणारे आणि बुराईपासून रोखणारे आणि अल्लाच्या मर्यादांचं रक्षण करणारे अशी शान असते त्या इमानधारकांची जे अल्लाशी खरेदी विक्रीचा हा सौदा उत्सुकता करतात आणि हे पैगंबर सल्लीला अला वसलम या इमानधारकाला खुशखबरी द्या नबी आणि त्या लोकांसाठी ज्यांनी इमान आणलं आहे हे शोभत नाही की अनेकेश्वर वाद्यांसाठी शवेची प्रार्थना करावी मग ते त्यांचे नातेवाईक का असे ना ज्यार्थी ही गोष्ट त्यांच्यावर उघड झालेली आहे किती जहलनामच्या लायकीचे आहेत इब्राहिम अल इस्लाम ने आपल्या वडिलांकरता जी क्षमेची प्रार्थना केली होती ती तर त्या वचनामुळे होती जे त्यानं दिलेलं होत पण जेव्हा ही गोष्ट त्याच्यावर उघड झाली कि त्याचा शत्रू आहे तेव्हा तो त्यापासून विरक्त झाला सत्य असं आहे की इब्राहिम अली इस्लाम मोठा कोमल हृदय ईशा गुरु आणि सहिष्णू माणूस होता अल्लाची ही रीत नव्हे कि लोकांना सुबोध दिल्यानंतर पुन्हा मार्गभ्रष्ट करावं जोपर्यंत की त्यांना स्पष्टपणे दाखवलं जाऊ नये की त्यांनी कोणत्या गोष्टी पासून अलिप्त राहिलं पाहिजे वास्तविक पाहता अल्लाह सर्वज्ञ आहे आणि ही देखील वस्तुस्थिती आहे की अल्लाहच्या ताब्यात पृथ्वी आणि आकाशांचं राज्य आहे त्याच्याच अधिकारात जीवन आणि मरण आहे आणि तुमचा कोणीही समर्थक आणि सहाय्यक असा नाही जो तुम्हाला त्यापासून वाचवू शकेल फी अल्ला क्षमा केली नबीला आणि त्या मोहाजिरीन आणि अनसार लोकांना त्यांनी मोठा तंगीच्या प्रसंगी नवीला साथ दिली यद्यपि त्यांच्यापैकी काही लोकांची हृदय वक्रतेकडे वळू लागली होती परंतु जेव्हा त्यांनी त्या वक्रतेचं अनुसरण केलं नाही आणि नभीला साथ दिली तेव्हा अल्लानं त्यांना क्षमा केली निसंशय त्याचा व्यवहार या लोकांशी अत्यंत प्रेम आणि कृपेचा आहे وعلى الثلاثه الذين خلفوا حتى اذا ضاقت عليهم الارض بما رحبت وضاقت عليهم انفسهم وضاقت عليهم انفسهم وظنوا ان ما الملجا من الله الا اليه ثم تاب عليهم ليتوبوا ان الله هو التواب الرحيم हानी ते तिघन्ना देखील तना माफ केलं जनच प्रकरण पुढे ढकललं गेलं होतं जेव्हा जमीन सर्व थैव विस्तीर्ण देखिल देखील त्यांच्यावर तंग झाली आणि त्यांच्या स्वतःचे जीवन देखिल त्यांना भारी वाटू लागलं आणि त्यांनी जाणून घेतलं की अल्लापासून वाचण्यासाठी कोणतंही आश्रयस्थान खुद्द अल्लाच्या कृपाछत्राशिवाय नाही तेव्हा अल्लाह आपल्या कृपेनं त्यांच्याकडे वळला जेणेकरून त्यांनी त्याच्याकडे परत यावं निसंशय अल्लाह अत्यंत क्षमाशील आणि परम दैव आहे يا ايها الذين امنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين هي من والا انه لا تباغا ان خرى لوقنا سعد ما كان لاهل المدينه ومن حولهم من الاعراب ان يتخلفوا عن رسول الله ان يتخلفوا عن رسول الله ولا يرهبوا بانفسهم عن نفسه मदिनवासी आणि समोतालच्या बदांना हे मुळे शोभत नव्हतं की अल्लाच्या पैगंबराला सोडून घरी बसून राहावं आणि त्यांच्यापासून बेपर्वा होऊन आपापल्या जीवाचीच काळजी घेण्यात लागल्या असावेत कारण असं कधीही घडणार नाही की अल्लाच्या मार्गात भूक तहान आणि शारीरिक कष्टाचा एखादा त्रास त्यांनी सोसावा आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांना जो मार्ग अप्रिय आहे त्यावर एखादं पाऊल त्यांनी टाकावं आणि एखाद्या शत्रूवर त्यांनी सत्याशी शत्रुत्वाचा सूड उगवा आणि त्याच्या मोबदल्यात त्यांच्याविषयी एखादं सत्कृत्य लिहिलं जाऊ नये निसंशय अल्लाह जो परोपकारी से हक मार नोया नहीं कि अल्लाह मार्ग थोड़ा कि जिहाद की परिकाष्टा करता एखी दरी पार करावी اني تنشا حشوي تاعي نون هو نهي جني كرون الله نهي تنشا يا उत्तम كاملي صفل تننا فدان كراو وما كان المؤمنون لينفروا كافة فلولا نفر من كل فرقه منهم طائفه ليتفقهوا في الدين ولينذر قومهم ولينذر قومهم اذا رجعوا اليهم لعلهم يحذرون आणि हे काही आवश्यक नव्हतं की सर्व ते सर्व इमानवाले निघाले असते परंतु असं का घडलं नाही की त्यांच्या वस्तीत प्रत्येक भागातून काही लोक निघाले असते आणि धर्माचा बोध प्राप्त केला असता आणि परत जाऊन आपल्या प्रदेशातील रहिवाशांना सावध केलं असतं जेणेकरून गैरमुसलमाने वर्तन त्यांनी वर्ज केलं असतं हे इमानवाल्यांना युद्ध करा त्या सत्याचा इन्कार करणाऱ्यांशी जे तुमच्या निकट आहेत आणि हे आवश्यक आहे की त्यांना तुमच्यात कठोरपणा आढळावा आणि समजून असा कि अल्लाह ईशगुरु लोकांचा मगत आहे जेव्हा एखादी नवीन सुरत अवतरते तेव्हा त्यांच्या ते पैकी काही जण टिंगल म्हणून मुसलमानांना विचारतात सांगा तुम्हा पैकी कोणाच्या इमानमध्ये यामुळे वाट झाली ज्या लोकांनी इमान, जा इमान आणला आहे खर प्रत्येक अवतरलेन प्रसन्न हृदय परंतु ज्यादा हृदय दाम्पिक है, है।, है। घाणी प्रत्येक नवीन सूरत घाणी भर घातली आणि ते बरेपर्यंत कुपरामध्येच गुरफटून राहिले काही हे लोक पाहत नाहीत कि प्रत्येक वर्षी एक दोनदा हे परीक्षेत टाकले जात असतात परंतु तरी देखील हे पश्चाताप ही करत नाहीत आणि काही रोधही घेत नाहीत जेव्हा एखादी सुरत अवतरते तेव्हा हे लोक डोळ्यातल्या डोळ्यात एक दुसऱ्यांशी बोलतात की एखाद्यावेळी तुम्हाला कोणी पाहत तर नाही ना मग गुप्चूपणे निसरतात अल्लाने त्यांची हृदयनं पालटली आहेत कारण हे अजाण लोक आहेत पहा तुम्हा लोकांजवळ एक पैगंबर आला आहे जो खुद्द तुम्हा पैकीच आहे तुम्हाला नुकसान पोहचवणं त्याला जड वाटत तुमच्या कल्याणाचा तो लोभे आहे इमानवाल्यांसाठी तो प्रेमळ आणि दयावळ आहे तर हे पैगंबर सल्लेला अला वसलम यांना सांगून टाका कि माझ्यासाठी अल्लाह पुरेसा ठरतो कोणीही ईश्वर नाही परंतु तो त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि तो स्वामी आहे महान राजसिंहा नावाने जो मेहरबान दयावा आहे त्या ग्रंथाच्या इतिहास आहेत जो आणि अन लोकन करता है, एक अजब ग खुद एका मनसा व्य प्रकटन वही पठवल कि गफलतीत पडलेल्या लोकांना सावध करावं आणि जे मान्य करतील त्यांना खुशखबरी कर द्यावी की त्यांच्यासाठी त्यांच्या रबजवळ खरा खुरा मान सन्मान आणि प्रतिष्ठा आहे यावर इन्कार करणाऱ्यांनी म्हटलं की ही व्यक्ती तर उघडपणे जादूगार आहे वस्तुस्थिती तर अशी आहे की तुमचा रब तोच ईश्वर आहे ज्यानं आकाशांना आणि पृथ्वीला सहा दिवसात निर्माण केलं मग राजसिंहासनावर विराजमान होऊन सृष्टीची व्यवस्था चालवत आहे कोणीही शिफारस करणारा नाही याशिवाय ती त्याच्या परवानगी नंतर शिफारस करावी हाच अल्लाह तुमचा रब आहे म्हणून तुम्ही त्याचीच बंदकी करा मग काय तुम्ही शुद्धीवर येणार नाही हक्का त्याच्याकडे तुम्हा सर्वांना पळतायचं आहे याच पक्क वचन आहे निशय निर्मितीचा प्रारंभ तोच करतो मग तोच दुसऱ्यांदा निर्माण करेल जेणेकरून ज्या लोकांनी केली त्यांना मोबदला द्यावा आणि ज्यांनी खुपरुची त्यांनी उकळचं पाणी टाव आणि शिक्षा भोगावी सत्याच्या त्या इन्कारापाई जे ते करत राहिले आणि चंद्रकले सुनिश्चित केले की जेणेकरून तुम्ही वर्ष आणि तारखांचे हिशेब माहित करावे अल्लाने सर्व काही सत्यानिश्चित निर्माण केलेला आहे तो आपल्या निशाण्या उघड करून करून प्रस्तुत करत आहे त्या लोकांसाठी त्यांना ज्ञान आहे हे संशय रात्र आणि दिवसाच्या आलटून पाटून येण्यात आणि त्या प्रत्येक वस्तूमध्ये जे अल्लानं पृथ्वी आणि आकाशात निर्माण केली आहे त्या लोकांकरता निशाणे आहेत जे चुकीची दृष्टी आणि चालीपासून दूर राहू इच्छितात वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांना आमची भेट अपेक्षित नाही आणि जे अही जीवनावर संतुष्ट आणि समाधानी बनले आहेत आणि जे लोक आमच्या निशाण्यापासून गाफील आहेत त्यांचं शेवटचं ठिकाण जहान कमाईमुळे आणि आचरणामुळे आणि ही देखील वस्तुस्थिती आहे की ज्या लोकांनी इमान आणलं म्हणजे ज्यांनी त्या सत्य गोष्टी स्वीकारल्या ज्या ग्रंथात दिल्या गेल्या आहेत आणि सत्कृत्य करत राहिले त्यांना त्यांचा रब त्यांच्या इमानामुळे सरळ मार्ग बनवी ऐश्वर संपन्न जन्मतेमध्ये त्यांच्या खालोन कालवे वाहतील तेथे त्यांची घोषणा अशी असेल की पवित्रा हे तू हे परमेश्वरा त्याची प्रार्थना अशी असेल शांती आणि सुरक्षितता असो आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा शेवट असा असे सर्व स्तुती सर्व जगांच्या पालनकर्त्या अल्लासाठीच आहे जर एखाद्या वेळी अल्लानं लोकांशी वाईट व्यवहार करण्यात तितकीच घाई केली असती जितकी ते लोक ऐहिक भलं मागण्यासाठी घाई करतात तर त्यांची कार्यमुदत केव्हा संपुष्टात आणली गेली असती परंतु ही आमची रीत नव्हे म्हणून आम्ही त्या लोकांना ज्यांना आम्हाला भेटण्याची अपेक्षा नाही त्यांच्या शिरजोरीतच भरकटत राहण्याची सूट देत असतो माणसाची स्थिती अशी आहे की जेव्हा त्याच्यावर एखादा बिकट प्रसंग ओढवतो तेव्हा उभा असतो बसता आणि पहुळला असता आमचा धावा करतो पण जेव्हा आम्ही त्याचं संकट निवारण करतो तेव्हा अशा प्रकारे तो चालता होतो जणू काय त्यानं कधीही त्याच्या कोणत्याही बिकट प्रसंगी आमचा धावा केलाच नव्हता अशा प्रकारे मर्यादा ओलांडणाऱ्यांसाठी त्यांची कृत्य शोभयंत बनवली गेली आहेत लोक तुमच्या पूर्वीच्या जनसमूहांना आम्ही गारक करून टाकलं जेव्हा त्यांनी अन्यायाचं वर्तन अवलंबलं आणि त्याचे पैगंबर त्यांच्यापाशी उघड उघड निशाने घेऊन आले आणि त्यांनी इमान आणलंच नाही अशा प्रकारे आम्ही गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्यांचा बदला देत असतो आता त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला भूतलावर त्यांची जागा दिली आहे जेणेकरून पाहावं तुम्ही कशी कर कृत्य करता वैरा तुतला उलमय कुनुरी अन उदिर होत व्यो इलम इलै इन अशुबी अर वयो मी ना जेव्हा आमच्या स्पष्ट गोष्टी त्यांना ऐकवल्या जातात तेव्हा ते लोक जेव्हा भेटण्याची अपेक्षा करत नाहीत म्हणतात त्याच्याऐवजी एखादा आणा अथवा त्याच्यात काही बदल करा हे पैगंबर सल्लाम त्यांना सांगा माझंही काम नव्हे की मी आपल्याकडून त्याच्यात काही फेरबदल करावा मी तर केवळ त्या दिव्य प्रकटनाचं अनुसरण करणार आहे जे माझ्याकडे पाठवलं जातं जर मी आपल्या रबची अवैज्ञा केली तर मला एका फार मोठ्या भयंकर अशा दिवसाच्या यातनेची भीती आहे